श्री ुड्याने केलेल्या माईक चमत् चांडाळ आहे अशी भल्यामुळे त्या लवणराजाला जे दुःख भोगावे लागले ते राजश्री यज्ञाचे अनिष्ट फल म्हणून आपण सांगितले पण या गोष्टीच्या सत्यत्वाबद्दल काही प्रमाण आहे का श्री वासिष्ठ म्हणाले रामा ज्यावेळी तो गारुडी लवणराजाच्या सभेत आला त्यावेळी मीही त्या ठिकाणी मी बसलो होतो यामुळे लवणराजाला राजश्री यज्ञाचे अनिष्ट फल मिळाले ही गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिली आहे त्या गारुड्याने केलेले इंद्रजाल शांत झाल्यानंतर सभेतील लोकांनी आणि लवणराजानेही भगवन हा काय चमत्कार आहे हे आम्हाला सांगा असा मला आग्रहाने प्रश्न केला नंतर राजश्री यज्ञासंबंधाचा वृत्तांत मी योगबलाने पाहिला तसेच त्या मुनात काय आहे आणि तसे तो चमत काया कसा केला नीट चमत्कार कसार निर्वीकत मैं तुला है ती नीट आइकून के। लवन राजा राजस्व यज्ञा अनिष्ट फल कसे प्राप्त हे तुझे लक्ष्य जे राजे राजस्व यज्ञ कर त्यांना बारा वर्षेपर्यंत भयंकर आपत्ती भोगावे लागतात लवण राजाने आपल्या मनानेच राजेश यज्ञाची सर्व क्रिया करणाऱ्या लवणराजाला शारीरिक क्रियेच्या पाच पट म्हणजे साठ वर्षेपर्यंत तो देव आणि सिद्ध ज्या अर्थी मन हे परस्पर भिन्न अशा अनंत क्रियांचा करता आणि कर्मफलांचा भोगता आहे त्याअर्थी हे मनोरूपी रत्न घासून काढावे आणि राजयोगाच्या रसायनाने शुद्ध करावे आणि दवाचा कण सूर्य प्रकाशात लीन होऊन जातो त्याप्रमाणे निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने स्वरूपात विलीन करावे अशा रीतीने तू मन करण्याचा अभ्यास करशील तर रामा तत्व साक्षातूपी मोक्षस्थिती तुझ्या निसंशय हस्तगत होईल चित्त हाच सखल भूतांचा अवडंबराला उत्पन्न करणारी अविद्या ती अविद्या वासनावश झाल्यामुळे गारुड्याने उत्पन्न केलेल्या विचित्र वस्तु वस्तूप्रमाणे वास्तविक मिथ्या परंतु सत्य भासणारे हे जग उत्पन्न करते अविद्या विचित्त, जीव बुद्धी या कल्पना व्यवहारदृष्ट्या भिन्न दिसल्या तरी तर परमार्थता भिन्न नाहीत वृक्ष आणि तरुण ह्या शब्दात वस्तुता मुळीच भेद नाही त्याचप्रमाणे अविद्या इत्यादी शब्दांची स्थिती आहे हे ध्यानात ठेवून रामा तू आपले चित्त कल्पना रहित अर्थात वृत्तीरहित कर निर्मल चित्तरूपी सूर्यबिंब एकदा उदयाचरावर आरोढ झाले म्हणजे त्रैगुणयामुळे कलंकित झालेल्या विकल्पान उत्पन्न होणारा दोषांधकार अस्तंगीतीने आत्मसूर्याने प्रकाशित झाले म्हणजे त्याला अज्ञात असे या जगात काहीच राहत नाही चित्त आपलेसे झाली म्हणजे आपलेसे होत नाही असे या जगात काहीच नाही चित्ताचा त्याग झाल्यानंतर ज्याचा त्याग होत नाही चित्त मृत झाल्यानंतर जे मृत होत नाही चित्त परके ठरल्यानंतर जे परके ठरत नाही असे या त्रिभुवनात काही नाही मन हेच हो सर्व रूप असल्यामुळे ते सकल विश्वरूपाने प्रकट होत असते तात्पर्य सर्व काही मन मात्र आहे असा अनुभव करून घेणे हाच खरा परमार्थ हो या अनुभवामुळे आपल्या डोळ्यांना दिसणारा हा दृश्य पदार्थ समूह आणि तद्विषयक कल्पनावृत्ती ह्यांनी पछाडलेले मन आणि जीव ही शेवटी होत असतात निननिळ्या प्रकारची मातीची कच्ची भांडी पाण्यात विरल्याबरोबर एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे आत्मबोधामुळे मन आणि जीव यांची स्थिती होत असते यावर श्रीरामानं विचारले महात्मा अशा रीतीने मन क्षीण झाले म्हणजे सर्व सुख दुःखांचा अंत होतो असे आपण म्हणता हे कसे अत्यंत चपल म्हणाले हे रघुकुल चंद्रा मनोनाशा उपयुक्त अशी मी तुला एक युक्ती सांगतो ती ऐक ही युक्ती समजली कि नंतर निर्विषय अशा ब्रह्माच्या ठिकाणी तुझी मनोवृत्ती स्थिर होईल या जगात दिसणाऱ्या सर्व भूतांची उत्पत्ती सत्व रज आणि तम हां आध्यात्मिक आधीदैविक आणि आधी, आधी भौतिक अशा तीन प्रकारांनी ब्रह्मापासून झाले असल्याचे मी तुला यापूर्वीच सांगितले आहे रूपाने प्रगट झालेली अविद्या पूर्व कल्पाच्या शेवटी केलेल्या कल्पनेप्रमाणे वर्तमान कल्पात मी देह आहे अशी भावना करून ज्या ज्या कल्पना करते ते, ते उत्पन्न झाल्याचे पाहते सारांश या अविद्येने अथवा ब्रम्ह मनाने या त्रिभुवनाचे हो आवडंबर उत्पन्न केले जन्ममरण सुखदुःख मोह वगैरे संसाराची कल्पना आणि कल्पाला उचित ना ना असे नानाविध नाम रूपात्मक जगदरचना हे ब्रह्मदेवाचे मनच करत असते आणि शेवटी म्हणजे कल्पांती उन्हाच्या तापामुळे जसा दवा बिंदू नहीं सावत तसे हे मन श्री विष्णु सृष्टि काली भगवंता रूपाने उत्पन्न हो सर्व जगह करते शेषाही श्री विष्णु ऐसी होते अशा रीति अविद्या कल्पना मन पुनः पुनः उत्पन्न होते संवसारा रचना करते, पुना -पुना रचना करते अखेरी आपोप शांत होते हे संसारचक्र अव्याहत चाललेले असून आजपर्यंत किती ब्रह्मदेव आणि ब्रह्मांडे होऊन गेली याची गणना करता येणे अशक्य आहे आता अशा तऱ्हेच्या अनंतसृष्टीत ईश्वरापासून उत्पन्न झालेला जीव जीव भावाप्रत कसा जातो आणि मुक्त कसा होतो हे ब्रह्मापासून उत्पन्न झालेली मनशक्ती पुढे उत्पन्न झालेल्या शब्द तन्मात्र अवलंब करून तिच्या ठिकाणी आपल्या संकल्पामुळे चलन समर्थ होते नंतर तीच मनशक्ती आपल्या समीप असलेल्या रूप रझादी अपंचे कृत भूतात्मकतेला आणि पुढे मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी रूपाने व्यवहाराला कारणीभूत होणाऱ्या जीवपाधी जाऊन पोहचते स्थूल अशा पंचीकृत महाभूतांच्या रूपाने व्यक्त होऊन स्वसंकल्पा प्रमाणे आकाश वायू तेज यांच्या स्थूल रूपाने आविर होते पुढे तीच मनशक्ती द वर्जनवृष्टी इत्यादी प्रकाराने जलरूप बनून क्रमांक तांदूळ गहू इत्यादी धान्य बीजात प्रविष्ट होते अन्न रूप बनलेली ही मनशक्ती अन्न भक्षणद्वारा पुरुषांच्या शरीरात रेतुरूप होते आणि तेथून संयोग निमित्ताने स्त्रीच्या गर्भात प्रवेश करते या प्रकारे <coughs> गर्भस्थ झालेली ही मनशक्ती पुढे यथाकाली पुरुष रूपाने जन्मले अशा तऱ्हेने जन्म पावलेल्या पुरुषाचे अथवा जीवाचे पूर्वसुगृत चांगले असेल तर तो विद्याभ्रहण करण्यासाठी गुरुगृही गुरु गुरु वास करून गुरूंची सेवा करतो आणि क्रमांक श्रवण मननादिकांच्या योगे विवेक वैराग्यशील होऊन त्या साधनाने सिद्ध होतो निर्माण दृष्टी प्राप्त झाल्यामुळे अशा पुरुषाच्या चित्तवृत्तीला संसारविषयक त्याग आणि मोक्षोपायांचे ग्रहण या संबंधीचा विचार उत्पन्न होतो बा रामचंद्रा, रामचंद्राने म्हणजे अभ्यासाने चित्ताचा उपशम होत जाऊन परम पुरुषार्थाला कारणीभूत होणारी आणि चित्तामध्ये आत्मज्ञानाची ज्योती प्रज्वलित करणारी सात प्रकारची योग भूमिका क्रमक्रमाने निशय आविर्भूत होते <coughs> इथि श्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे श्रीराम म्हणाला भगवान योगाच्या सात भूमिका आहेत असे आपण आता सांगितले तेव्हा या सात भूमिका कोणत्या आणि कस कशा आहेत या संबंधी कृपा करून स्पष्टीकरण करावे श्री वशिष्ठ म्हणाले रामा अज्ञान भूमिका ह्या सात प्रकारच्या आहेत त्याचप्रमाणे ज्ञान भूमिका ही सात प्रकारच्याच आहेत या दोन प्रकारच्या भूमिका पासून अधिकार भेदामुळे आणखी कितीतरी भूमिका उत्पन्न होतात स्वाभाविक प्रवृत्ती रुपये काय आणि किंवा ज्ञान भूमिका काय आपापले का का उचित फल देतात अज्ञानी मनुष्यांचा प्रयत्न पूर्वसंस्कारामुळे प्रवृत्ती रक्षणात्मक असून विषयोपभोगासंबंधाची दृढ वासना हा त्यांचा रसाभिनिवेश असतो तर ज्ञानांचा प्रयत्न हा शास्त्रीय साधन चतुष्टे संपन्नतेचा आणि श्रवण मननात्मक असून मोक्ष विषयक दृढ इच्छा हा त्यांचा रसाभिनिवेश असतो शिवाय आपल्या इच्छेनुसार फलप्राप्ती हा दोघांचाही साधारण समान हेतू होय आता सात अज्ञान भूमिका आणि त्यानंतर ज्ञानाच्या सात भूमिका मी तुला सांगतो तिकडे लक्ष दे स्वस्वरूपाच्या ठिकाणे स्थित असणे ह्याचे नाव मुक्ती आणि अहंकारामुळे स्वरूप स्थितीपासून च्युत होणे याचेच नाव मुक्तीभ्रंश ज्ञानी आणि अज्ञानी ह्यांचे लक्षण अशा पद्धतीने सांगण्यात येत असते शुद्ध आणि सन्मात्र अशा ज्ञान स्वरूपापासून जे कधीही विचलित होत नाहीत त्यांच्या ठिकाणी राग आणि द्वेष या वृत्तीचा उदय होत नसल्यामुळे अज्ञात स्वरूपापासून झाल्यामुळे मग होऊन राहणे याच्यासारख्या दुसरा कोणताही मोह जगात झाला नाही आणि होणारही नाही एका विषयाला सोडल्यानंतर दुसऱ्या विषयाचे चिंतन सुरू होण्यापूर्वी चित्ताची मननरहित स्थिती असते तिलाच स्वरूप स्थिती म्हणतात सर्व संकल्परहित पाषाणाच्या अंतरयामाप्रमाणे अत्यंत स्थिर आणि लौकिक निद्रेस अशी जी चित्ताची आणि सर्व जगाचा चिद्रुपत्वाने अनुभवाला म्हणजे जी साम्यावस्था अनुभवता येते तिलाच आत्मस्वरूपाचा अनुभव असे म्हणतात अशा आत्मस्वरूपाच्या म्हणजेच प्रत्येक चैतन्याच्या ठिकाणी आरोपित होणाऱ्या ज्या अज्ञान भूमिका त्याच मी आता सांगतो आहे ऐक हे मोहात अज्ञानाचे एकूण एक जाग्रत तीन महाजाग्रत चार जाग्रत स्वप्न पाच स्वप्न सहा स्वप्न जाग्रत सात सुषुप्त असे सात प्रकार आहेत याशिवाय त्यांचे परस्पर संबंधाने किंवा मिश्रण होऊन आणखी कितीतरी प्रकार निर्माण होतात आता या सात प्रकारांची लक्षणे मी सांगतो मायाशल चैतन्यापासून सृष्टीच्या आरंभी उत्पन्न होणारे अनिर्वचने आणि भविष्यकाळी चित्त जीव इत्यादी नाम रूपांच्या योगाने व्यक्त दशेला येणारे जे बीज रूप चैतन्य स्थित असते त्याला बीज जाग्रत असे म्हणतात हे ज्ञाप्तीचे प्रथम उत्पन्न होणारे रूप फळ हा आणि हे मासे अशा प्रकारचा जो अनुभव पूर्व जन्मातील संस्कारामुळे उत्पन्न होतो त्याला जाग्रत ही संज्ञा दिली जाते जन्मांतरी बीज रूपाने प्रत्यय वर्तमान जन्मात स्फुरण पाहून दृढ होतो त्याला महाजाग्रत असे म्हणतात अनाभ्यासामुळे शिथिलप्राय झालेले किंवा अभ्यासामुळे दृढ झालेले असे जे जाग्रत व्यवस्थेतील मनोराज्य त्याला जाग्रत स्वप्न म्हणतात आकाशात दिसणारे दोन चंद्र शिंपण्याच्या ठिकाणी सूर्यकिरणामध्ये दिसणारे मृगजळ ही जाग्रस्थितीची उदाहरणे योगाने जाग्रत स्वप्न भूमिकाच स्वप्न या संज्ञेला प्राप्त होते या स्वप्न भूमिकेचे प्रकार अनेक आहेत निद्रेच्या आरंभी निद्रेच्या ऐन भरात किंवा निद्रेच्या अखेरीस अमुख गोष्ट मी पाहिली आहे असा जो अल्प काळ प्रत्यय महाजागृहिक पुष्कळ काळ पर्यंत दृगोचर होत नसल्यामुळे ज्याचे विस्तीर्ण शरीर कोमेजून गेले आहे अशी स्वप्न स्थिती जागृतीसारखी दीर्घ काळ टिकल्यास तिला महाजागृत ही संज्ञा दिली जाते या स्थूल देहात असताना किंवा या देहाचा नाश झाल्या महाजागृत स्थितीची जीवृत्ती जाते कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या ह्या सहा अवस्थांचा केल्यानंतर जी जड स्थिती उत्पन्न होते परंतु ज्या स्थितीमध्ये पुढे प्राप्त होणाऱ्या दुःखाचे बीज शिल्लक असते तिला सुषुप्त असे म्हणतात या अवस्थेमध्ये गवत मातीचे ढेकूळ दगड इत्यादी सर्व पदार्थ परमाणप्रमाणे राघवा या प्रमाणे सात अज्ञान भूमिका मी तुला सांगितल्या यातील प्रत्येक भूमिकेला अनेक शाखा असून त्यांचा विस्तार अतिशय वाढलेला आहे उदाहरणार्थ ही दशा ज्या प्रमाणे नदीतील भोऱ्यामध्ये सापडलेली नौका एका भोऱ्यातून दुसऱ्या भोऱ्यात अशा रीतीने भ्रमण करत राहते त्याप्रमाणे जा स्वप्न जाग्रत दशेत असलेला जीव एका मोहातून दुसऱ्या मोहात अशा रीतीने एकसारखा भ्रमण करत राहतो काही भूमिका स्वप्न जाग्रत रुपाने दीर्घ काल पर्यंत स्वप्न जाग्र ह्याच प्रमाणे आहे रामा ह्या ज्या सात अज्ञान भूमिका मी तुला सांगितल्या त्या नाना विकारामुळे जगातील अनेक भेदामुळे अत्यंत ता तात्काज उत्कृष्ट विवेकाच्या योगाने ज्ञानाचा था उदय झाल्यामुळे तुला प्रत्येकात्म्याचे दर्शन होईल आणि हे असे झाले म्हणजे तू ह्या अज्ञान भूमिका मधून लिलया तरुण जाशील सर्ग एकशे अठरा श्री वशिष्ठ म्हणाले हे निष्कलंक रामा ज्ञानाच्या सात भूमिका कोणत्या ते मी आता तुला सांगणार आहे त्या ऐकून घे सात मोह भूमिका निनिराळ्या तलाने वर्णन करतात परंतु मी तुला आता सांगणार आहे त्या भूमिका मला पसंत असून त्या परमपुरुषार्थ रुपी कल्याणकारी स्थिती प्राप्त करून देणार आहेत अखंड आत्माकार वृत्ति होने ज्ञा लूमिका भेदने सत्या मोक्ष ही, पली ही, ही बोध जीव जन्म मरण परंपरा चक्रत चा पुनः केव पड़ता नहीं शुभे ज्ञा भूमिका हो विचारणा हि दुसरी ही ही और तनुमान समस्त, हि तीसरी ज्ञान भूमिका है सत्वापत्ति हि चौथी भूमिका ही पांचवी भूमिका हो तसेच पदार्थ भाविनी हि सहावी ज्ञान भूमिका तुर्यगा ही सातवी ज्ञान भूमिका हो मुक्त स्थिति हाथ सातवी भूमिका पलिक स्थिति गेर जीवाला शोक करना ची यही आता या सातही भूमिकांची रक्षणे मी तुला क्रमाक्रमाने सांगतो ती एक। जेव्हा मी असा उगाच काय बसलो आहे मी खरोखरीच मूड आहे म्हणून शास्त्रावलोकनाने आणि सज्जनांच्या सहवासाने मी आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेईन अशी वैराग्यपूर्ण इच्छा होते तेव्हा त्या स्थितीला ज्ञाते पुरुष शुभेच्छा असे म्हणतात या पहिल्या भूमिकांमध्ये आत्मसाक्षात करायची मनुष्याला उत्कंठा लागलेली असते पूर्वक, शास्त्रीय विचार कर सत्पुरुष मननादी रूप सदाचाराक प्रवृत्त होने हिना की दुसरी भूमिका शुभेच्छा विचारणा दोन भूमिका दृढ़अभ्या शब्द स्पर्शादी विषया आसक्ति नहीं जा कि इंद्रियाकड़ शब्दादी विषया ग्रहण हो ध्येयस्तुत मनुष्य सर्वस्वी घडून गेला म्हणजे त्या स्थितीला तनुमानसा हे नाव दिले जाते ही ज्ञानाची तिसरी भूमिका होय या भूमिकेमध्ये योगी सविकल्प समाधी मध्ये स्थिर झालेला असतो आता इथ और सामगित तीन भूमिका दृढ़ अभ्यास मु चित्ता विषया संबंधा पूर्ण वैराग्य बांधले सत्य शुद्ध अशा आत्म्या बुद्धिस्थिरपत्ती भूमिक योगी निर्विकल्प सी सिद्ध होते हि भूमिका सिद्ध योग ब्रह्मवीद अ संज्ञा प्राप्त होती वरील चार भूमिकांचा चित्ताचा असले जाते पाचव्या भूमिकेप्रत पोहचलेल्या योग्याला ब्रह्म विद्वार ही संज्ञा प्राप्त होते पाच भूमिकांच्या दृढ अभ्यासामुळे योग्याला आत्मारामता प्राप्त तो योगी आत्म्याण हो सर्व व्यवहार केवल प्रकृति से प्रेरणेनुसार हो लगले कि त्या हे जाते। या ही भूमिकेला पदार्थ भाविने भूमिके वरूढ़ योग ब्रह्म विद्वर्य हि पदवी प्राप्त होती सहा भूमिकांचा बराच काळपर्यंत दृढ अभ्यास झाला भेदवृत्तीचा लवलेशही उलाने आणि चित्त अखंड स्वरूपनिष्ठ राहू लागले की योग्याच्या त्या स्थितीला म्हणतात ही सातव्या आणि शेवटची ज्ञान भूमिका होय या भूमिकेवर आरूढ झालेल्या योग्याला ब्रह्मविद्वारिष्ठ ही पदवी प्राप्त होते ही तुर्यावस्था जीवनमुक्तीच्या ठिकाणी ह्या देहातच विद्यमान असते ही ही करता रामा जे महाभाग सातव्या भूमिकेपर्यंत जाऊन पोहोचले ते महात्मे खरोखर धन्य होत ते महात्मे महत्पदाप्रत जाऊन पोहोचले आत्माराम झाले असेच म्हणायला प्रत्यवय नाही ह्या स्थितीप्र जाऊन पोहोचलेल्या जीवनमुक्तांना संसारिक सुखदुःखांची येतकिंचितही बाधा होत नाही त्यांचे शरीर प्रकृतीनुसार प्रारब्धानुसार वर्त असलेले दिसते कर्म करणे किंवा न करणे या दोन्ही गोष्टी त्यांच्या ठिकाणी तत्वतः नसतात मात्र शेजारी असलेल्या एखाद्या मनुष्याने सुचवले असता कर्मप्राप्त असे व्यावहारिक अथवा धार्मिक सर्व आचार ते एखाद्या व्यवहारदक्ष मनुष्याप्रमाणे चोखरी करतात परंतु त्यांचे सुख कोणत्याही बाह्यक्रियेवर केवळही अवलंबून नसते ज्याप्रमाणे गाढ निद्रेत असलेल्या पुरुषांना रूपसंपन्न स्त्रिया सुख देऊ शकत नाही त्याप्रमाणे आत्म्यामध्ये रममान होणाऱ्या योग्यांना जगातील कोणत्याही क्रिया मोह पडण्यास समर्थ ठरत नाही ज्ञान भूमिकांचे हे सप्तक केवळ बुद्धिमान माणसांनाच गोचर होत असते वृक्षाधीत स्थावर पदार्थ पशु आणि म्लेंछ म्हणजे देहात्मवादी मनुष्य यांना या ज्ञान भूमिका अवगत होत नाहीत परंतु हा केवळ सामान्य नियम झाला पशूमध्ये किंवा म्लेंछ जातीमध्येही जन्माला आलेले काही जीव या ज्ञानस्थितीपर्यंत जी जाऊन पोहचतात आणि असे जीव देहात असताना किंवा देह पात मुच होत आणि जड यांची हृदयातील ग्रंथी तुटणे हे ज्ञानाचे लक्षण असून ज्ञानाने हृदय ग्रंथीचा एकदा विच्छेद झाला म्हणजे मुक्ती सिद्धच असते मृगजला विषयी सत्य सत्यत्व बुद्धी नष्ट व्हावी नाही म्हणजे आणि शांत असे ज्ञानी दुसऱ्या किंवा तिसऱ्या भूमिकेवर जाऊन अविरतेच्या पलीकडे जाऊन पोहचतात परंतु प्रारब्ध प्राप्त विक्षेपाने ते परमपावन अशा मुक्तीपदापर्यंत जाऊन पोहचत नाहीत कित्येक जण एका एक जन्मातच सर्व भूमिका आक्रमण करून जातात ओलाडन जितेक जन सूमिकाल तीन भूमिका आक्रमण करता काेवे भूमिके वे कित्येक जन चार भूमिका ओलांत जित्येक जन दोन भूमिका ओलांत थाम जनाने काही जणांनी पहिल्या भूमिकेपैकी अर्धा हिस्सा आक्रमण केला असतो तर काहीने साडेतीन साडेचार किंवा साडेसहा भूमिका आक्रमण केलेल्या सारांश या प्रमाणे विवेकी पुरुष या जगात असून ले शरीर किंवा घरदार यांच्या ठिकाणी त्यांचा अभिनिवेश राहिलेला नसतो तर ते आत्म्यांच्याच ठिकाणी स्थित असतात या सात भूमिकांचे आक्रमण करून जे पलीकडे जाऊन पोहोचतात तेच खरोखर धैर्यवंत सात भूमिकांना जिंकल्या दिग्गजांसह सर्व शत्रूना जिंकून सप्तद्वी जाणारा विजय तृणासारखा तुच्छ वाटतो रामा इंद्रियरूपी शत्रूना जिंकून या सप्त भूमिकांवर विजय मिळवणारे आणि स्वराज्य पदाच्या सिंहासनावर आरूढ होणारे महात्मे निसंशय वंदनीय होत सर्व भूमंडळाचे अधिपत्य किंवा सृष्टी करत्या ब्रह्मदेवाचे पद सुद्धा असून ते ह्या जगात विदेह कैवल्य रूपी परमसुख प्राप्त करून घेतात इथे श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकशे सर्ग एकशे श्री वासिष्ठ म्हणाले तेव्हा रामा ज्याप्रमाणे सुवर्णाने आपले सुवर्णत्व विसरून अंगठी मी सुवर्ण नाही अशा कल्पने अहंकाराच्या योगाने मी जीव आहे मी सुखी वा दुखी आहे असे म्हणून शोक करत होतो श्रीरामाने म्हटले भगवान सुवर्णाच्या ठिकाणी अंगुली एखादी अलंकाराची प्राप्ती कशी उत्पन्न होते तसेच आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा उदय कसा होतो हे मला कृपया समजावून सांगा त्यावर संबंध होणे उत्पत्ती आणि नाश हे धर्म सद्वस्तूलाच होणे शक्य असल्यामुळे आणि आत्मा व सुवर्ण या सद्वस्तू असल्यामुळे अहंकार आणि अलंकार यांच्या रूपानेही आत्मा आणि सुवर्णच आहे असे म्हणणे भाग पडते सुवर्ण आणि सुवर्णाचे अलंकार यांच्यामध्ये आकाराच्या दृष्टीने फरक असला तरी मोलाच्या दृष्टीने मुळीच फरक नाही आपल्या एखादा अलंकार बाजारात विकावायला नेता तो अलंकार विकत घेणारा कोणीही आपल्याला सोन्याचीच किंमत देतो अर्थात अलंकाराला <coughs> स्वतंत्र अशी किंमत नसते हेच यावरून स्पष्ट दिसते सुवर्ण आणि अलंकार यांचीच अशी एक आहे तशीच ब्रह्म जग जग ही एक रूपता आहे श्री म्हणाला प्रभो अशी जर खरोखर स्थिती असेल तर अलंकाराचे अलंकारत्व ते कशात आहे आपण हे मला सांगा कारण अलंकाराचे स्वरूप मला योग्य रीतीने समजले म्हणजे ब्रह्माचे यथार्थ स्वरूपही मला समजेल श्री वशिष्ठ म्हणाले राघवा असतवस्तूच्या रूपाचे वर्णन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वंध्या पुत्राच्या गुणांची मीमांसा करण्यासारखेच हास्यास्पद आहे सुवर्णाची मुद्रिका किंवा अंगठी म्हणजे निवळ भ्रांती आहे कारण तिचे स्वरूप सुवर्णाहून मुळीच निराळे नाही अलंकाराच्या स्वरूपाचा विचार करू लागले म्हणजे सुवर्णाहून त्याचे स्वरूप भिन्न नाही सुवर्णाचा अलंकारपणा हा केवळ माईक आहे ही गोष्ट अनुभवाला येते मृगजल आकाश दिसणारे दोन चंद्र तसेच अहंकारादिकाचे स्वरूप यांची स्थिती एकसारखीच आहे अर्थात या सर्व वस्तू आभास रूप असून अधिष्ठानाहून स्वरूप मुळीच भिन्न नाही ठिकाणी रुपे आणि सूर्यकिरणामध्ये मृगजन भासते परंतु अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे अधिष्ठानच विवर्त रूपाने प्रत्यय लागते अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे वस्तु द्रूपा शिंपे वृप्या कि सूर्य किरण मृगजला जो आवा तो शिंप कि मा सूर्य किरण हमारे यथार्थ स्वरूप ज्ञान ना हाथिका को प्रश्न करील किस वस्तु कार्यकारी हो का भाव उत्तर अ अर्थक्रियाकारित्व हे सद्वस्तूचे किंवा असद्वस्तूचे निश्चित लक्षण नाही वस्तू मिथ्या असली तरीही ती या जगात कार्य करत असल्याचा अनुभव येतो एखाद्या लहान मुलाला वेताळाची भ्रांती उत्पन्न झाली म्हणजे ती स्थिर होते आणि अर्थक्रिया करण्याला समर्थ होते म्हणजेच त्या मुलाला मरणप्राय दुःख होते ज्याप्रमाणे वाळूच्या कणात तेल नसते त्याचप्रमाणे अलंकारामध्ये सुवर्णाशिवाय दुसरे काहीही नसते सत्यता किंवा मिथ्यता ह्यांच्यावर अर्थक्रियाकारित्व अवलंबून नसते तर तिची ज्या दृष्टीने भावना केली जाते त्या दृष्टीने ती अर्थक्रिया करायला समर्थ होते विष हे अमृत आहे अशी दृढ भावना केली तर ते अमृत बनते परंतु ह्याच्या उलट अमृत हे विष आहे अशी भावना केली तर ते विषासारखे मारक बनते असत किंवा स्थितीशून अशा अहंकाराची भावना करणे हीच परम अविद्या असून तिला किंवा अहंकारादिकांचा अभाव असतो अत्यंत शुद्ध शांत आणि आनंद रूप परमात्म्याच्या ठिकाणी सनातनता विरिंचिता ब्रह्मांडात ब्रह्मांडता प्रजापती निरनिराळे लोक लो स्वर्ग मेरू असुर मन देह पंचमहाभूते कारणता भूत भविष्य वर्तमान है काल, भाव अभाव, तत्वा तत्व अहंता आत्मता अन्यता सत्ता असत्ता, असता भेदभाव प्रीति अनुराग इत्यादिपैता ही भाव नहीं इतक नवे तो या जगाते हे पारमार्थिक स्वरूप शांत शिव अनामय अनामक आणि अकारण असे ब्रह्मच आहे ते ब्रह्म सत नाही आणि असतही नाही त्याला मध्यावस्थाही नाही आणि अंत्यावस्थाही नाही ते असंग असल्यामुळे सर्व आहे असेही म्हणता येत नाही परंतु सर्वांचे अधिष्ठान तेच सर्व ते ते ते रूपही असे ठरते या ब्रह्मस्वरूपाविषयी मनाने चिंतन करवत नाही आणि त्याचे वाणीने वर्णनही करता येत नाही ते शून्य होणे शून्य आणि सुखाहून सुख आहे श्री श्रीरा श्रीरामाने मग विचारले भगवान सर्व ब्रह्म आहे हे मला आता समजले परंतु मी असे विचारतो की ब्रह्मज्ञान होऊन जगाचा बाध झाला तरी ते पुन्हा पुन्हा काय उत्पन्न व्हावे हे मला समजत आहे <coughs> तेव्हा यासंबंधी मला आपण व्यवस्थेत उलगडा करून सांगा श्री <coughs> वशिष्ठ म्हणाले राघवा तुला नावही असणे असंभवनीय असंभवनीय नाही आता अशा स्थितीत जगाचा अनुभव तरी कसा येतो हे मी तुला सांगतो एखाद्या महासागरामध्ये ज्याप्रमाणे जलस्थित असते त्याचप्रमाणे परमेश्वराच्या ठिकाणी सर्व स्थित असतो आता समुद्र आणि पाणी तसेच ब्रह्म जग यांच्यामध्ये जो विशेष आहे तो हा की पाण्यामध्ये द्रवत्व धर्म असल्यामुळे त्याच्यामध्ये हालचाल होऊ शकते परंतु अशा रीतीने ब्रह्मामध्ये केव्हाच हालचाल होऊ शकत नाही सूर्यादी ज्योती इतरांना प्रकाशित करतात त्याचप्रमाणे ब्रह्मही स्वयंप्रकाश असून इतरांना प्रकाशित करत असल्याचे दिसते परंतु प्रकाशक्रिया हा सूर्यादेकांचा स्वभाव आहे आणि ब्रह्म हे निष्क्रिय असल्यामुळे त्याच्याकडून प्रकाशनादिक्रिया होणे शक्य नाही असे ज्ञाने पुरुष म्हणतात ज्याप्रमाणे वर किंवा खादी ह्या दिशा सोडून दिल्या म्हणजे समुद्राच्या उदरात पाणी स्फुरण पावत असते याचप्रमाणे ब्रह्मामध्ये ब्रह्मा जग स्फुरण पावत असते याप्रमाणे ब्रह्मामध्ये जग स्फुरण पावते अर्थात जग हे जरी अनेक दिसत असले तरी ते ब्रूप आहे सर्ग का दिसतो म्हणून म्हणशील तर मी असे सांगतो की तुझा बोध परिपक्व झालेला नसल्यामुळे तुला स्वर्गाचे ज्ञान होते परंतु ज्ञानाचा परिपाक झाल्यानंतर तो सर्ग तुला ब्रह्मरूपच दिसू लागेल कारण सर्ग हा शब्द ब्रह्मानीच ब्रम्ह शब्द ब्रमाची निराळी सोजी आहे ज्याप्रमाणे एका आकाशात दुसरे आकाश असणे शक्य नाही त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये ज्ञानात्व असणे शक्य नाही सारश चित्ताचा नाश न होणे हे सुला पुन्हा दिसण्याचे कारण आहे चित्ताचा उदय होण्याबरोबर सुवर्णामधील कड्याच्या भ्रमाप्रमाणे सर्गाचा भ्रम होतो चित्तनाश झाला म्हणजे या सर्गभ्रमाचा सर्ग निराश होतो चित्त शांतीचा उदय झाला म्हणजे असलेला सर्ग मिठ परंतु चित्ताचा उदय होताच मिठा सर्ग ही सद्रुपत्वाने भासू लागतो अहंकारयुक्त असलेले चित्त म्हणजे सर्गभ्रांती सर्गभ्रांती असून चित्त रहित झाले म्हणजे तो जड सर्गच ब्रह्म स्वरूपाने ब्रह्मरूपत्वाने अनुभव येतो हे लक्षात ठेव मातीची सेना खरोखरीची सेना आहे असे भासते त्याप्रमाणे एक आणि शिवात्मक स्वरूपच नानाविध भासते हे सर्व जग अनंत अज निर्मला आणि पूर्ण ब्रह्म आहे ते पूर्ण ब्रह्म सर्व व्यापी असून ते केव्हाच अपूर्ण असत नाही हा जो सर्ग आपणाला भासमान होतो तो आकाशाने आकाशात विश्रांती घ्यावी शांत स्थितीने शांत स्थितीमध्ये राहावे शिवाने शिवामध्ये राहावे त्याचप्रमाणे मध्ये स्थित होय ज्याप्रमाणे नव योजने दूर असलेल्या एखाद्या प्रदेशाचे प्रतिबिंब आरशात पडलेले दिसले तरी वस्तुत ते दूर नसते त्याप्रमाणे या विविध जगाचे प्रतिबिंब जरी ब्रम्मामध्ये दिसले तरी ते त्याच्याहून दूर कुठेही नये दूरता या था था। था था। था था था था। आणि कल्पना जगामध्ये भासमान होत असल्या तरी वस्तुत ब्रेतच अज्ञदृ हे जग असत असले तरी ब्रह्मदृष्टीने ते सतच आहे अज्ञानामुळे हे सदृभ भासते आणि ज्ञानामुळे ते मिथ्या ठरते यासह प्रतिबिंब मृगजळ किंवा आकाशात दिसणारे दोन चंद्र यांच्याप्रमाणे भासणारे हा सृष्टी भास ज्याप्रमाणे एखाद्या गारुड्याने प्रेक्षकांची नजरबंदी करणारे चूर्ण आकाशात फेकल्यामुळे त्यामध्ये नगराचा भास होतो त्याप्रमाणे चित्तामध्ये या मिठ्या संसाराचा अनुभव येतो आणि सत्य आहे तेच असतरूपाने भासू लागते बा रामा जोपर्यंत विचार रूपी प्रखर अग्निच्या योगाने अविद्या रूपी अशी ती दीर्घ काल पर्यंत सर्वत्र नाना उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही यासाठी वासने अविद्येता नाश व्हावा अशी तुझी इच्छा असेल तर रामा ज्ञानाच्या सप्त भूमिकांचा धुडा अभ्यास करून तू जीवन सुखाचा पूर्ण अनुभव घे श्री वशिष्ठ म्हणाले राघवा ज्याप्रमाणे मुद्रिका हा सुवर्णाचा विवर्त आहे प्रमाणे हे विश्व हा ब्रह्माचा विवर्थ होय आणि जग हा ब्रह्मावरील आभास आहे असे एकदा ज्ञान झाले म्हणजे मग त्या आभासाचे परिणाम मनुष्याला बाधा करत नाहीत असे होते परंतु जोपर्यंत अविद्येचे मिथ्यात्व अनुभवायला आले नाही तोपर्यंत ही अविद्या किती विलक्षण भ्रम उत्पन्न करते याचेच मी आता वर्णन करणार आहे रामा ज्या लवणराजाचा वृत्तांत मी तुला सांगितला त्याने वर्षे वर्षेपर्यंत ज्यात अनेक दुःखांचा अनुभव घेतला होता त्या अरण्यात जाऊन तेथील स्थिती पुन्हा पाहण्याच्या दुसऱ्या दिवशी निश्चय केला मग ज्या अरण्यात हजारो दुखांचा अनुभव घेतला होता त्या अरण्याचे मला स्मरण होत आहे चित्रूपी आरशा मध्ये प्रतिबिंबित झालेले त्या विंध पर्वतावरील अरण्यात पुन्हा गेलो तर आताही ते अरण्य कदाचित मला दिसणे शक्य आहे अशा प्रकारे मनात चिंतन करून तो लवण आपल्या सचिवांसह दक्षिण मार्गाने जायला निघाला यावेळी त्याने आपल्या सेना घेतली असल्यामुळे तो पुन्हा एकदा दिग्विजय करतास करताय की काय असे लोकांना वाटले अशा रीतीने राजा प्रवास करत करत विंध्य पर्वतावर जाऊन पोहचला पूर्वेकडे पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे मोठमोठे समुद्र रूपी तट पसरलेले अशा त्या विंध्य पर्वतावर तो मोठ्या उत्सुकतेने हिंडत राहिला हिंता हिंता एका प्रदेशात परलोकाप्रमाणे एका भयंकर अरण्य त्याला दिसू लागले आपल्यासमोर पसरलेले ते अरण्य पाहून त्या रूपात मूर्तीमंत्र चिंताच आपल्या पुढे उभी आहे की काय असा त्याला भास झाला त्या अरण्यात करून त्या ठिकाणी त्याने अवलोकन केली तेथील लोकांना त्या ते संबंधी माहिती विचारली आणि नंतर पूर्वी पाहिलेल्या त्या स्थानाची ओळख पटून त्याला मोठे आश्चर्य वाटले अरण्यातील प्रदेश पाहत असता पूर्वी पाहिलेले चांदाल व्याज ये आणि त्यामुळे गावामध्ये त्याने आपले पूर्वीचे आयुष्य कंठले होते त्या ठिकाणी तो धष्टपृष्ट चांदा बसून राहिला होता त्या गावातून फिरत असताना त्याचे पूर्वपरिचित लोक त्या स्त्रिया त्या झोपड्या त्या जमिनी ते आपल्या ते अनंत दुःखांची कहाणी सांगत आणि डोळ्यातून अखंड अश्रू ढाळत बसलेली आढळली त्या समुदुखी वृद्ध स्त्रिया आपापल्या दुःखाची एकमेकीना वर्णने करून सांगत होत्या त्याची वृद्ध सासू अतिशय कृष झालेले होते भरून आले होते त्यावेळी अवर्षणा ती वृद्धाचा उमाळा येऊन आशयाचे उद्गार काढू लागली ती म्हणाली हाय हाय माझ्या लाडक्या बाळे तुझ्या सभोव ती नेहमी मुलांचा दराडा पडलेला असे परंतु एकसारखे तीन दिवस पर्यंत उपाशी राहावे लागून अन्न न मिळाल्यामुळे तुझे शरीर किती क्रुश होऊन गेले ज्याप्रमाणे तरवारीने म्यानात प्रवेश करावा त्याप्रमाणे हे राजपुत्रा दुष्काळाने पिळलेले आपले प्राण सोडून देऊन तू कोठ्याने कसा निघून गेलास बाळे तुझ्या पतीच्या गळ्यातील गोंध्यांची माझ्या डोळ्यापुढे मूर्तिमंत दिसते तुझा पती कुटुंब पोषणाकरता केवढी मोठी साहसाची कामे करत असे बाळा आकाशातील मेघाप्रमाणे उंच पर्वतांच्या शिखरावरील ताडाच्या झाडावर चढून तू ताडगोळे काढत असायची झाडावरून खाली उतरताना दोन्ही आत गुंत गेल्यामुळे पिकलेल्या ताडगोळ्यांचे दातात धरून तू झाडावरून उतरायचीस आणि त्यावेळी तू हनुमताप्रमाणे दिसेस क्वचित प्रसंगे खाली उतरताना हातपाय सुटलेच तर तू जवळच्या ताडाच्या झावळ वानराप्रमाणे लोंकळत राहायचीस कित्येक वेळी कदंब, पुन्हा माझ्या दृष्टीला कधी पडेल काय कित्येकदा आपल्या प्रियेच्या मुखातून मांसाचा तुकडा काढून माझा प्रिय जावे आपल्या तोंडात तो, तो तुकडा घालून चरवण करे त्यावेळी हनुवटीवरील तमाल वृक्षाच्या श्यामवर्ण पर्णाप्रमाणे दिसणारी त्याची दाढी हलत असे अशा स्थितीत माझा जावई मदनापेक्षा नदीच्या काळाभोर आहे अशी माझी मुलगी माझ्या जावयांसह सोसाट्याच्या वाऱ्याने पुष्पगुच्छासह तमाल वृक्षाने त्यावरील वेल अन्य वनात उडवून लावावी त्याप्रमाणे यमाने माझ्या जवळून हिरावून नेली बाळे तुझ्या घरात गोंधांचा हार रुळत असे तुझे पुष्ट तुझा प्रमाणे पाने ही राजपुत्रा तुझे मुखक चंद्रालाजे अपने अंतुरा सुंदर विलासिने काग कर कन्या वे प्रेम परंतु ते प्रेम स्थिर होण्यापूर्वीच तू एका निघून गेलास दैवाचा विलास किती विचित्र आहे संसाररूपी नदीचा अत्यंत चपल तरंग, ही उपहास करणाऱ्या क्रियाविलासाने तुझ्यासारख्या राजाचा एखाद्या चांडाल करण्याबरोबर संयोग घडला यापेक्षा निंद गोष्ट ती कोणती माझी मुलगी भीतीने त्रस्त झालेल्या हरिणीच्या ने नेत्रासारख्या चंचल नेत्राने युक्त होती आणि माझा दावई वीर्यामध्ये एखाद्या उन्मत्त सिंहाप्रमाणे होता परंतु त्या दोघांचा एकाच वेळी नाश करून दुर्दैवाच्या फेऱ्यामुळे दुर्दैवाने माझी स्थिती भयानक करून सोडली माझा आभागिनीचा धिक्कार असो माझ्या दुर्दैवाने माझ्यावर एकाच वेळी दुःखांचे डोंगर कसे कोसळले पहा माझा पती मेला माझी लाडकी मुलगीही एकाएकी मृत्युमुखी पडली मी दारिद्र्याचे दुःख भोगत आहे माझा जन्म हिन आहे महा आपल्यामुळे पोषण करता येत नसल्यामुळे होणारा शोक आणि दुर्भाग दुर्भाग्य यांचे मी जणू आश्रयस्थानात बनले जो दुर्दैवाच्या फेऱ्यात पूर्णतः सापडलाय ज्यांचे बांधव नष्ट झाले आहेत मानसिक दुःखांच्या गर्ते जो मूळ रुतलेला आहे अशा जीवित म्हणजे मरणच आहे आणि प्रत्यक्ष मरणाने त्याची सर्व दुःखातून मुक्तता होत असल्यामुळे मरण हीच त्याची सर्वात उत्तम स्थिती होते वर्षा ऋतू एखाद्या पर्वतात गवताची बेसुमार वाढ होत असते त्याप्रमाणे कुग्रामात राहणाऱ्या आणि बांधवहीन झालेल्या मनुष्यावर दुःख परंपरा कोळसत कोळसत असतात लवण राजाने त्या वृद्ध चांडा स्त्रीचा शोक चाललेला पाहून आपल्या काही दासी तिच्याकडे पाठवले आणि तिचे सांत्वन केले नंतर तो राजा त्या वृद्धेला म्हणाला बाई तुला काय झाली आहे तुझी मुलगी कोण तसेच तुझा जावय कोण ते सर्व मला सांग हे त्या राजाचे शब्द ऐकताच डोळ्यात आश्रय आणून ती वृद्धा म्हणाली बाबा ह्या गावाला पुष्कस घोष असे म्हणतात माझा पती ह्या ठिकाणी राहत होता आणि त्याला माझ्यापासून एक चंद्रासारखी सुंदर मुलगी झाली आणि तिच्या तिला वरले अर्थात ज्याप्रमाणे एखाद्या गर्दमीरण्यामध्ये फुटलेला अमृत कुंभ सापडावा त्याप्रमाणे माझ्या मुलीला हा असला सुंदर पती लाभला होता त्या दोघांनी पुष्कळ सुखाने एकत्र दिवस घालवले परंतु एखाद्या वृक्षाच्या आश्रयाने भोपळीचा वेळ खोपवतो त्याप्रमाणे माझ्या मुलीला या अरण्यात राहत असता पुष्कळ मुले बाळे झाली इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणेसर्ग एकशे वीस